पुस्तक भारत कन्या कल्पना चावला मूळ खक पंकज किशोर अनुवार डॉक्टर कमलेश मेटकर वाचक विद्या पाटील प्रकरण सौदावे कित्यक्कांचा आदर्श कल्पना चावला कल्पना चावलाच्या मृत्यूमुळे सर्वजण शोकाकुल झाल विशेषतः तरुण पिढीला खूप दुःख झाल यावरून हे दिसून येत की कल्पना चावलाचा जीवनप्रवास भारतीय युवक युवतींसाठी प्रेरणादायी ठरला आहुण पिढीसाठी ती एक आदर्श आह त्यांना आपल्या जीवनात काही असामान्य करण्याची इच्छा आहा कल्पना चावल्याच्या एकेचाळीसाव्या वर्षातील अकाली मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांचे मन विषेणं झाले पण तिच्या संक्षिप्त पल्ल्याच्या जीवनात ती अनेक युवतींच्या मनात आशेचा किरण निर्माण करण्यात यशस्वी झाली कल्पनाला श्रद्धांजली देणाऱ्या सर्व दैनिकांनी एकाच बाबीवर जोर दिला की आपली स्वप्न वास्तवात आणण्याची तिची दृढता हा कल्पनाचा चांगला गुण होता तिचे पूर्वीचे सहकारी म्हणतात की एकदा का तिने एखादी गोष्ट साध्य करायची ठरविल्यानंतर तिनं ठरविल्याप्रमाणे घड़पर्यंत ती शांत बसत नस हा तिच्यामध असामान्य असा गुण होता हरियाणा दिल्ली चंदीगड आणि मुंबई येथील तरुणींना जीवनात प्रत्येक गोष्ट कल्पना करण्याची इच्छा आहार जीवनात मोठ काहीतरी साध्य करायचे आह मुलींचा विषय सोडा पण ज्या प्रकारचा निश्चयी स्वभाव कल्पनाचा होता तो मुलांमधिसुद्धा फारसा पाहायला मिळत नाही अशा राज्यात जिथे मुलगी जन्मने ही गोष्ट आनंद साजरा करण्याची नसून शोकाची गोष्ट चा चा हो हे फारच सूचक आहे आपण हे विसरायला नको जेव्हा कल्पनाने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची निवड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या वडिलांचा त्यासाठी विरोध होता देवाचे आपण सर्वांनी आभार मानायला पाहिजे कारण कल्पनाचा जन्म त्या काळात झाला नाही ज्यात स्त्रीभ्रूण हे लिंगानिदान झाल्यानंतर त्याला जगून देणे हे अंगवळणी पडले नव्हते कमीत कमी तिला तरी जगण्याची संधी भेटली आजकाल तिच्या राज्यातील पुष्कळ मुलींना या जगात येण्याची सुद्धा संधी भत नाही 2001 हजार एकच्या शिरगणनेनुसार पंजाब व हरियाणासारख्या श्रीमंत राज्यात मुलामुलींचे प्रमाण हिव्यस्त प्रमाणात आह अर्थातच मुलांच्या तुलनेत मुलींच प्रमाण कमी आह हरियाणामधार मुलांच्या माग नऊशे मुली आढळतात हा आकडा देशाच्या सरासरीपेक्षा कमी आह तसेच गरीब राज्यापेक्षाही कमी आह कल्पना ही मध्यमवर्गीय कुटुंबातली होती आज सुद्धा मध्यमवर्गीय व निम्न वर्गातील मुलींना मुलांच्या बरोबरीने वागणूक भटत नाही असे असताना सुद्धा कल्पनानं आकाशाला गवस्ती घातली कल्पना, कल्पना चौलाच्या निघून जाण्यामुळे भारतीय मुलींचा अव्याहत असा प्रेरणादायी स्त्रोत हा नष्ट झाला आहे ही भारतीय समाजाची खूप मोठी हानी आहे कारण आता तिच्यासारखे लोक व आदर्श समोर ठेवण्यासारखे व्यक्तिमत्व मिळणे कठीण आहे विशेषतः त्यांच्यासाठी त्यांना जीवनात काहीतरी वेगळी करण्याची इच्छा आह कल्पना तर आज आपल्यात नाही पण आदर्श प्रत्येक भारतीय मनात आहे ती गोष्ट आपल्यासाठी गर्वाची आहे त्याचवेळी ती शर्मेची बाब आहे कल्पनासारखी भारत मातेला मुलगी मिळाली ही गर्वाची गोष्ट तर एवढ्या मोठ्या भारतात एकच कल्पना जन्मते ही शर्मेची बाब आहे भारतीय समाजामध्ये ज्ञानलालसा असूनही मुलींना मुलांप्रमाणे शिकण्याची संधी दिली जात नाही भारतात खूप कमी अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी काही असामान्य गोष्ट साध्य केली आहे केवळ एकदा भारताला कल्पनासारखी स्त्री मिळते पण अशी स्त्री स्वतःच्या वैयक्तिक प्रयत्नांनी पुढे येते समाजाचे यासाठी योगदान कचित मिळते सध्या आपण अशा मुलींचा विचार बाजूला ठेवू ज्यांना या जगात येण्याची संधी भेटत नाही आणि अशा मुलींचा विचार करू ज्यांना येथे जगण्याची परवानगी मिळते अगदी बालपणापासूनच मुलींनी काय करावे वा करू नये याची सूचना मिळते हेच मुळात लिंगानुसार भेदभाव करण्यासारखे आहे प्रथम फक्त मुलींनीच आईला कामात मदत करायची असते मुलांनी नाही असे मानतो दुसरे म्हणजे जर वडिलांची आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर मुलींनी घराबाहेर पडावे तिसरे म्हणजे खूप काही शिक्षणाची मुलींना गरज नसते त्यांनी लवकर लग्न करून आपला संसार थाटायचा असतो चौथे त्यांना काही नोकरी वगैरे करायची झाल्यास त्यांना शिक्षकी किंवा डॉक्टरी पेशा निवडायला हवा इत्यादी कारण कितीही गेले तरी त्या मुली आहेत ना अशा विचारांची दुर्भिक्ष असलेल्या वातावरणात आपण कल्पना जवळसारख्या स्त्रिया निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा कशी काय ठेऊ शकतो खरं पाहता मुला मुलींना समान वागणूक देण्यात आपल्याला उशीर झाला आहे मुलींना हवे ते करू देण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे आणि स्त्रीभ्रूण हत्येवर बहिष्कार टाकायला हवा हीच कल्पनासाठी खरी श्रद्धांजली होऊ शकतं